ओम नमो भगवतेय वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा। भागवत महापुराण स्कंद नव्वा अध्याय पहिला वैवस्वत मनुचा पुत्र सुधुमनाची कथा परीक्षिताने विचारली भगवन सर्व मन्वंतरय आणि त्यात अनंत शक्तिशाली भगवंतानी केलेल्या चरित्राचे आपण केलेले वर्णन मी ऐकले मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रतानी भगवंताची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतली तो कल वैवस्वत मनुलाकू इत्यादि राजे पुत्र वर्णन के लिए भ्रमन आता अपन वंशि वंशांति राज चरित्री वेगवेगे वेग वर्णन करा महाभाग हे ऐकने की आमित उत्सुकता वस्वत मनुष्य वंशा मधे हो गुड़े होना सर्व पवित्र की पराक्रमा के वर्णन करा सुत मनाला वेद जाणणाऱ्या ऋषीच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा धर्माचे परम मर्चे विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही जे परमपुरुष परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते त्यावेळी हे विश्व किंवा आणखी काहीही नव्हते महाराज त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमयी कमलकळी प्रगट झाली त्यातच चतुर्मुख ब्रह्मदेवाचा आविर्भाव झाला ब्रम्हदेवाच्या मनापासून मरीची झाले आणि त्याचे पुत्र कश्यप त्यांना दक्षकन्या अदिथीपासून विवस्वान सूर्य हा पुत्र झाला विवस्वानाच्या संज्ञानामक पत्नीपासून श्राद्धदेव मनुसा जन्म झाला परीक्षिता संयमी राजा श्राद्धदेवाला श्रद्धेपासून दहा पुत्र झाले इक्ष्वाकू नृग शर्यती दिष्ट धृष्ट करुष नरिशंत प्रश नभ आणि कवी अशी त्यांची नावे होती वैवस्वत मनुला पुत्र नव्हता म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वशिष्ठांनी संतान प्राप्तीसाठी त्यांच्याकडून मित्रावरून देवतेचा यज्ञ करता फक्त दूध पिऊन राहणाऱ्या वैवस्वत मनूची धर्मपत्नी श्रद्धेने होत्याकडे जाऊन मला कन्या व्हावी अशी यज्ञाच्या आरंभी प्रार्थना केली तेव्हा आधारूच्या प्रेरणेने होता बनलेल्या ब्राह्मणाने श्रद्धेने जे मागितले होते त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वशटकाराचा उच्चार करीत कन्या व्हावी यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली हो त्याने अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली तिला पाहून मनोला वाईट वाटले आणि तो गुरु वशिष्ठांना म्हणाला भगवन आपण मंत्र आहात आपले कर्म असे विपरीत फल देणारे कसे झाले आहो हे फार वाईट झाले वैदिक मंत्राचे असे विपरीत फळ असता कामा नये आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे आपण जितेंद्रिय शब्द आहात त्याचबरोबर तपश्चरीने निष्पाप झालेले आहात देवानी बोलावेकल्पाचा विपरीत हो संकल्प केला म्हणून ते वैभस्वत मनुला म्हणाले राजन तुझ्या हो होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पुरा झाला नाही तरी सुद्धा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईन परीक्षिता परम यशस्वी महर्षी वशिष्ठांनी असा निषेध करून त्या इला नावाच्या कन्येलाच पुरुष बनवण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली सर्वशक्तिमान भगवान श्रीहरिंनी संतुष्ट होऊन त्यांना मागितेला वर दिला त्यामुळे ती कन्याच सुधुम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाली महाराज सुधुम्न एकदा शिकार करण्यासाठी सिंधू देशाच्या घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यासह वनामध्ये गेला वीर सुधुम्न कवच अंगावर घालून आणि हातात सुंदर धनुष्य तसेच अत्यंत अद्भुत बाण घेऊन हरिणांचा पाठलाग करीत उत्तर दिशेकडे पुष्कळ लांब गेला पायथ्याशी असलेल्या एका करीत असतात हे राजा त्यात प्रवेश करताच वीरवर सुधुम्नाला आपण स्त्री झालो असून घोडाच घोडी झाली आहे अशी दिसली त्याचबरोबर त्याचा सर्व सेवक वर्ग सुद्धा स्वतःला स्त्री रूपात पाहून उदासपणे एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागला परीक्षिताने विचारले भगवन त्या जागी असा विचित्र प्रकार कसा झाला ती जागा अशी कोणी केली आपण आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे कारण आम्हाला अतिशय कुतूहलाही शुक म्हणाला एके दिवशी भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी वृत्तस्थ ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधार नाहीसा करीत त्या वनामध्ये गेले त्यावेळी अंबिका देवीचे वस्त्र थोडेसे घसरले होते ऋषीना अचानक आल्याचे पाहून ती अत्यंत लज्जित झाली साबडतोब भगवान शंकरांच्या मांडीवरून उठून तिने वस्त्र सावरले ऋषी सुद्धा गौरीशंकर यावेळी विहार करीत आहेत असे पाहून तिथून मागे फिरून नरनारायणांच्या त्याचवेळी भगवान शंकर आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाले की माझ्याशिवाय जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करील तो स्त्री होईल तेव्हापासून पुरुष त्या स्थानामध्ये प्रवेश करीत नाहीत आता सुधुम्न स्त्री झाला होता म्हणून तो स्त्रिया झालेल्या आपल्या सेवकासह हो एका वनातून दुसऱ्या वनात, वनात याप्रमाणे फिरू लागला त्याचवेळी भगवान बुधाने आपल्या आश्रमाजवळच अनेक स्त्रियांसह एक सुंदर स्त्री विहार करीत असलेली पाहून ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा केली चंद्रकुमार बुध आपला पतीभावा असे त्या स्त्रीला सुद्धा वाटले त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरुरावा नावाचा पुत्र झाला अशा प्रकारे मनुपुत्र राजा सुधम्न स्त्री झाला आम्ही असे ऐकले आहे की त्याने त्या अवस्थेत अपने कुल पुरोहित वशिष्ठ स्मरण केयाष्ठा प्रसन्न परीक्षिता इच्छा पूर्ण करीत व वा आपकी वाणी ही सत्य राखी वशिष्ठा तुझा हा यजमान एक महीना पुरुष एक महीना स्त्री रहे या आणि विमल असे त्याला तीन पुत्र झाले परिषता ते सर्वजण दक्षिणेकडील राजे झाले पुष्कळ दिवसानंतर वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान नगरीचा अधिपती सुधुम्न याने आपला पुत्र पुरुरावा यह राज दी स्वत तपश्चरिया करो वना मदे निगुन या पहला अध्याय समाप्त भगवान श्री कृष्णार्पण वस्तु